पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले जडणघडण प्रसिद्ध कवी श्री गोविंदाग्रज यांची एक प्रख्यात कविता आहे तिचे शीर्षक आहे कृष्णाकाठी कुंडल कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही अशा काहीश्या कवितेच्या वळी होत्या मी लहानपणी कविता वाचायला लागल्यापासून माझ्या आवडत्या कवितांपैकी ही एक कविता आहे आणि ती आवडती का तर कुंडल हे माझ्या आजोत्या देवराष्ट्राच्या जवळचे दोन तीन मैलावरचे गाव त्यामुळे ही कुंडलची कविता म्हणजे देवराष्ट्रातील कविता असे माझ्या मनाने घेतले कृष्णाकाठीतसे कुंडल नव्हते व आजही नाही त्याचप्रमाणे आज देवराष्ट्रही कृष्णाकाठी नव्हते व आजही नाही पण तरीसुद्धा आम्ही सर्वजण स्वतःला कृष्णाकाठची मासे समजतो त्याला कारण आहे कृष्णेत आणि कुंडल किंवा देवराष्ट्र यांच्यामध्ये चार दोन मैलांचे अंतर आहे पण कृष्णाकाठच्या सुबत्तेची निदान सोबत तरी लाभली आहे असा एक दिलासा अम्मा मंडळीनं वाटत असे आणि म्हणून कृष्णेबद्दलचे प्रेम हे बाळकडूसारखे माझ्या मनात आह सातारा जिल्ह्याच्या टोकावरील डोंगराच्या कुशीत वसलेले देवराष्ट्र एक लहानसे गाव गावाचा आसमंत ऐतिहासिक भरलेला इथे लेणी आहे देवळे आहेत गावाच्या नैऋत्यस महादेवाची पुरातन मंदिरे उभी आहेत सर्वात जुने देऊ समुद्रेश्वराचे म्हणजे महादेवाचे गाव त्याला सागरोबा म्हणते गावचे हे दैवत डोंगरही सागरोबाचा आसपासच्या टक्कड्यात ऋषीमुनींचा गुहा आह असे म्हणतात की देवराष्ट्र हे एका राज्याचे ठिकाण होते, सात वानाच्या राज्यानंतर महाराष्ट्रात जी अनेक लहान मोठी राज्य उदयास आली त्यापैकी एक देवराष्ट्र हो या राज्याची राजधानी कौडिण्यपूर म्हणजे आजची कुंडल होती असे म्हणतात दक्षराष्ट्राच्या राज्याचे नाव कुबर होत अशी कथा आहा कुबराचही इथ आविराष्ट्राच्या नैऋत्यला असलखा सागरक्षराच मंदिर पार करून दीड दोन मैलांची सागरस्राची खिंड ओलांडून खाली आल्यावर कृष्णच खोड़़त आजच्या स्वातंत्र्योत्तर काळातील तिथली सुबत्ताही जाणवत पूर्वीही तिथी सुबत्ताच होती याची ते ते या कल्पना त्या परिसरातील असलेल्या गावांच्या नावावरून येत दही दूध तूप यापूर्वीच्या काळी प्रचलित असलख्खा सुबत्तेच्या लक्षणांची कसोटी मांडली तर कल्पना येईल की ओळीन त्या परिसरात कृष्णच्या काठी असणारी दुधारी दहिरी ताकारी तुपारी या नावांची गाविका आह संपूर्ण कृष्णाकाठ हा माझ्या प्रमाचा आवडीचा आणि जिवळ्याचा विषय आह महाबळेश्वरात उगमापासून निघावे आणि कृष्णामाईच्या काटा काटाने थेट राजमहेंद्रीपासून तिच्या मुखापर्यंत जाव असे मला नी वाटत बदलत्या पात्राची भव्यता पहावी, निसर्गाचे सुंदरपण मनात साठवावे तीरावरच्या गावांना भेटी द्याव्यात लोकांच्या ओळखी करून घ्याव्यात पिकांनी डोलणारी शेत पाहावीत असे अजूनही मनात येत महाबळेश्वरात एकाच ठिकाणी पाच उगम पावतात डोंगराच्या वळचणीतून वेगवेगळ्या अंगांनी वाटा काढीत धावताना दिसतात या पाच बहिणींचे परस्परावरचे प्रेम मोठे अमर्याद जन्मस्थळाचे त्यांचे वेळे अस्तित्व दिसते पण तेवढ्या पुरतेच फुगडीचा फेर त्यांनी धरला आहे असे दिसावे तोच त्या हातात हात घालून गोफ विनून एकजीव होऊन जातात आणि गोमुखातून बाहेर पडतात मग मात्र यातील कृष्णा कोणती कोयना कोणती वेणा कोणती दिसते ती एक धार गोमुखातून ही शुभ्र धार कुंडात घेते आणि पुन्हा जमिनीच्या खालून वाटाकाडीत वेगवेगळ्या वाटांनी या बहिणी निघून जातात पुढे कुठेतरी डोंगरावरून उड्या मारताना ते दिसतात परंतु एक गोष्ट मात्र खरी उगमापासून शंभर मैलांच्या आतच या बहिणींचा मिलाफ होतो आणि कराडपासून पुढे या सर्वजणी कृष्णामयी बनूनच सागराच्या भेटीसाठी निघतात जरा धारदा रंगाची कोयना कराडला आपल्या बहिणीला कृष्णाबाईला कडकडहून भेटते संगमावर आनंदाचा कल्लोळ होतो या ठिकाणी पोहोचलेल्या या सर्वजणींचे पंचामृत मोठ्या पात्रात साठते आणि सुगंधित आणि सविष्ट बनून पानस्तांची तहान शमविण्यासाठी आणि आसपासच्या परिसरात दिलासा आणि ओलावा देण्यासाठी पूर्वमुखी होऊन दक्षिणकड़ निघत कृष्णच्या नावाशी आम्ही या कारणामुळे अगदी मनाने लहानपणापासून निगडीत झालो आहोत त्याला आणखी एक कारण आह उत्तरस् निरा व दक्षिणला वारणा यामधला भूखंड हा पूर्वीच्या काळात सातारा जिल्हा या प्रसिद्ध होता उत्तरेला निरेच्या पंखाखालची दक्षिणला एलूर तांदुळवाडी ही वारणाकाठीची गावी असा हा परिसर होता या सगळ्या भूखंडांमधून वाहणारी प्रमुख नदी म्हणजे कृष्णाच आह या कृष्णेच्या काठी वाई कराड सांगली या यासारखी जशी महत्वाची शहरे आह तशीच उत्तम शेतीमुळे प्रसिद्ध असलिखीही आह ऐतिहासिक काळातही या परिसरातून अनक् कर्तबगार व्यक्ती निर्माण झाल्या आह कृष्णाकाठच्या बेनवलीशी नाना फडणवीसींचा संबंध आहा तसाच उमरसी धनाजी जाधवांचा आह अशा या भूप्रदेशामुळे त्याला कृष्णचा मुळहुक असेच आम्ही मानतो अगदी शास्त्रशुद्ध दृष्टी विचार कला तर कृष्णाखोरे हि याच्यापक्षाही विस्तृत असत पण तो वेगळा प्रश्न आहे सहवासाने भावनेने कृष्णामाईशी आम्ही सर्व निगडीत आहोत बांधले गेले आहोत कृष्णेच्या काळची आठवण झाली म्हणजे बालपंची आणि ऐन तरुणपणातील जीवनाची जडणघण करणाऱ्या काळाची आठवणी येऊन मन आजही कसे हेलावून जाते देवराष्ट्र हे माझे जन्मगाव आणि आदोळ असल्यामुळे माझ्या अगदी लहानपणीच्या आठवणी या देवराष्ट्राच्या आठवणी आहेत माझ्या जीवनातल्या पहिल्या चार पाच वर्षाच्या ज्या आठवणी आहेत त्या देवराष्ट्र वडगाव कुंडल ताकारी या गावांशी निगडीत आहेत ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी हा माझ्या जीवनाचा स्त्री गणेश आह पुढे मी राजकीय कामानिमित्त आणि सरकारी कामासाठी देशांतर्गत आणि सर्व जगातही खूप फिरलो तरी तरीपण या परिसराची ओढ माझ्या मनात कायमची राहिली आहा असे का होते ते मला माहीत नाही पण वस्तुस्थितीही अशी आह कुथोर आणि जिवाळा वाटावा असाच हा परिसर आह दवपण घेऊन जन्माला आलखिहे गाव पण याच्यात राष्ट्र ही कल्पना सामावलेली आहा सागरोबाच्या चोहोबाजू आनंद बनाने भरलेल्या धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ येथे सार्थपणे वावरत असतात सुंभीक जमिनीत बी पेरले म्हणजे चांगले फोपावते, तशी इथली माणसे आणि मने या मातीचा गुण आणि माणसांचे मोल, हिणता फिरता दिसू लागते समुद्रात स्नान केले की त्रिलोकांतील तीर्थक्षेत्राचे पुण्य मिळते अशी जुनी माणसे मानतात त्याचप्रमाणे अमृतसेवनामुळे सर्व जीवनरसांचे सेवन घडते असंही म्हणतात इथे मात्र साक्षात समुद्रेश्वरच कुंडात उभा आहे आणि त्याच्याच प्रेमामृताने सोण हिरा वाहतो आहे या लहानशा नदीला लोक ओडा मानतात तिथे डुमण्याचं माझे बालपण ग्रि त्यातील अमृतमय पाणी माझ्या पोटात आह सोण हिऱ्याची ही अमृतभूमी म्हणजे माझे हे आजोळ माझा अंकुर अवतरला तो इथेच या गावाची ही पार्श्वभूमी असली तरी माझे आजोळचे घर ह या गावातल्या एका सामान्य शेतकऱ्याच घर होते सवंद कुटुंबाच पालनपोषण करील एवढीही जमीन त्यांच्याजवळ नव्हती हो त्यामुळे शेतीला धरून दुसरा काही जोडधंदा करण्याखेरीच त्यांना मार्ग नसे कधी इतरांच्या शेतीवर मजुरी तर कधी काही दुसरे एखादे काम असा खाक्या होता या परिस्थितीमध्ये मी पहिली 4-5 वर्ष काढलेली आहे माझी पहिली शाळा देवराष्ट्राची आहे गावच्या पश्चिमेल्या उंचशा पठारावर एका तळ्याच्या काठी असलेली दोन दिन खोल्यांची शाळा मला आजही फ्यारी वाटते पहिला श्री गणेशा शिकलो तो शिकविणारे माझे पहिले शिक्षक बंडू गोवंडे यांना मी आजही स्मरतो मन लावून काम करणारे प्रेमळ शिक्षक ही त्यांच्याबद्दलची माझी आठवण आहे गोवंडे मंडळी ही देवराष्ट्राची राहणारी असल्यामुळे त्यांना सर्व विद्यार्थ्यांबद्दल एक प्रकारचा जिवाळा होता गावचाच मास्तर आणि गावचीच मुली असा संबंध असल्यामुळे कधीकधी फायदा असतो त्यातला तो कदाचित असेल अशा गावी माझा जन्म एकोणीसशे तेराच्या बारा मार्च रोजी झाला शाळेची सर्टिफिकेट एवढाच त्याचा पुरावा आहे मी माझ्या आईचे पाचवे किंवा सहावे असल्यामुळे माझ्या जन्माची नोंद कोणी ठेवण्याची काळजी घेतली नाही त्या त्यांना अशा गोष्टीची जरुरी वाटत नसावी माझा जन्म म्हणजे काही महत्वाचा सुवर्णक्षण आहे अशी काही परिस्थिती नव्हती आज मला अनेक मंडळी तुमची निश्चित जन्मतारीख सांगा असे म्हणतात तेव्हा त्यांना मी हीच तारीख सांगतो आणि हीच तारीख मी माझा जन्मदिवस म्हणून पाळतो आहे परंतु शंभर हीच माझी जन्मतारीख आहे असे छातीठोकपणे मी काही सांगू शकणार नाही मात्र माझ्या आईने व मला माझ्या जन्मवेळेची तपशीलवार माहिती माझ्या लहानपणी सांगितली होती पुढे आईला विचारून मी ती निश्वितही केली होती आमच्या चव्हाणांच मूळ गाव खानापूर तालुक्यात ढवळ म्हणून एक छोटसे गाव आह तसे मला सांगण्यात आले आह माझ्या आईन मला सांगितल ही हकीकत आह ढवळला बऱ्यापैकी असलक्ष चव्हाण कुटुंब खुना सावकाराला दुसऱ्याच्या एका कर्जाकरता जामीन राहिल त्या सावकाराची कर्जदाराकडून फसगत झाल्यानंतर जमीनदाराचा जमीन जुमला ताब्यात घेऊन या चव्हाण कुटुंबाची त्या गावातून मुक्तता झाली ढवळून विटव म्हणून त्या कुटुंबाने प्रथम तिवास्तव्य कलि ही घटना कदाचित माझ्या पंजोबांच्या आधीची असली पाहिजे विट्याला आल्यानंतर कमी पिकणारी थोडीफार जमीन त्यांनी घेऊन तीवर आपला उदरनिर्वाह चालवला होता आणि तशाच परिस्थितीत ते विट्याला राहत होते। माझ्या आजोबांच नाव वाघोजी चव्हाण आणि त्यांच्या वडिलांच म्हणजे माझ्या पंचोबांच नाव रानोजी चव्हाण माझ्या पंजोबांच्या वडिलांच नाव पंजो बाळोजी ना। व आजोबांच नाव हिरोजी होत इतपर्यंत माहिती माझ्या आईने मला दिली आह माझ्या आजोबांचे दोन मुलगी होत एक रामचंद्र चव्हाण व दुसरे बळवंतराव चव्हाण थोरले चार पुस्तके शिकले असल्यामुळे शेती सोडून बेलिफ म्हणून सरकारी नोकरी करू लागली पुढे काही दिवसांनी शेतीवरही भागत नाही म्हणून त्यांनी आपल्या धाकट्या भावासाठी म्हणजे माझ्या वडिलांसाठी खटपट केली आणि त्यांनाही बेलिफाची नोकरी मिळवून दिली त्यांची नेमणूक विटे दहिवडी कराड अशा ठिकाणी अदलून बदलून होत असे माझा जन्म झाला त्यावेळी त्यांची नेमणूक कराडला होती कराडला ते बरीच वर्ष राहिले असेही दोन्ही भाऊ बेलिफ म्हणून काम करत होते कुटुंबाची काही पार्श्वभूमी घ्यावण्यात यावी म्हणून मी ही हकीकत नोंदली आहे यावरून कल्पना येईल की माझ्या आजोबांचे घर काय किंवा वडलांचे घर काय हे सामान्य छोट्या शेतकऱ्याचे घर होते आणि सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात वाट्याला येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सर्व आमच्याही वाट्याला आल्या होत्या गाव सोडून नोकरीनिमित्त भटकावे अधूनमधून शेतीकडे लक्ष देण्यासाठी गावाकडे जाऊन काही हाती येते का पहावे असा माझ्या वडिलांच्या जीवनाचा खाक्या होता माझे लहानपण हे इतर लक्षावधी गरीब घरातील मुलांच्या प्रमाणे गेले आहे खेड्यात राहणाऱ्या छोट्या व गरीब शेतकऱ्यांची संख्या त्यावेळी सगळीकडे पुष्कळ होती अशा एका कुटुंबातील मी एक म्हणून माझ्या जीवनामध्ये मा इतरांपेक्षा फार काही विशेष होते असे नाही सर्वसामान्यता अडीअडचणी आणि गरीबी यालाच तेव्हा जीवन असे नाव होते असे म्हटले तरी चालेल हे सर्व सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आम्ही भोगलेल्या गरीबीचे अतिरंजित वर्णन करू इच्छित नाही ग्रामीण जीवनातील त्यावेळेचा हा सर्वसामान्य अनुभव होता बऱ्यापैकी शेती असलेली दहा पाच कुटुंबे आणि व्यापार उदे सावकारी करणारी दहा पाच कुटुंबे सोडली तर बाकीच्या सर्व लोकांच्या जीवनाचा व राहणीमानाचा स्तर बहुधा एकच होता कोणी तेली कोणी सनगर कोणी धनगर कोणी मराठा असत पण शेतकरी म्हणून दिवसभर काबाड कष्ट करावेत आणि आपले जीवन कंटावे असेच चित्र माझ्या कल्पनेप्रमाणे त्यावेळच्या सर्व गावांमध्ये होते असे म्हणले तर अतिशयक्ती होणार नाही माझ्या लहानपणच्या अनुभवांचीही पार्श्वभूमी आहे त्यामुळे मला अशा स्तरातील व परिसरातील मुला माणसांबद्दल एक प्रकारचे कौतुक व जिवाळा आहे मग ती कोणत्या जातीची का असेना त्यांचे माझे तेव्हाच जमून जाई हा अनुभव मला माझ्या आजोळी आला आणि हाच अनुभव मी कराडला शिक्षणासाठी स्थिर झालो तेथेही आला आजोळच्या घरी आमचा शेजार लहान छोट्या जमातीतील माणसांचाच होता सनगर धनगर मुसलमान रामोशी यांचा शेजार हा माझ्या आयुष्यातील एक विशेष ठ आहे असे मी नेहमीच मानत आलो आहे त्यामुळे त्यांची घरे त्यांची राहाणी त्यांच्या चालीरीती या न कळत मला आपल्याच वाटत असत माझ्या कल्पनेप्रमाणे माझा हा त्यावेळचा अनुभव आणि त्यातून निर्माण झालेली भावनात्मक स्थिती ही मला पुढच्या आयुष्यात अतिशय उपयोगी पडली देवराष्ट्राला एखादी वर्ष शाळेत गेल्यानंतर मी पुन्हा कराडला शाळेत जाऊ लागलो पण त्याच्या आधीच माझे वडील एकोणीशे सालच्या प्रेगमध्ये वारले मी वडिलांच्या प्रेमाला वयाच्या चौथ्या वर्षी परखा झाल्यामुळे त्यांचे मी पाहिलेले रूप चेहरा मोरा शरीराची ठेवण या गोष्टी मला फार स्पष्टपणे आठवत नाहीत एक गोष्ट मात्र निश्चितपणे आठवते ती त्यांच्या शेवटच्या आजारात ते कराडहून देवराष्ट्राला आले तेव्हाची आहे कराडला प्लेग सुरु झाला म्हणून त्यांनी आपले सर्व कुटुंब मुले बाळे यांना देवराष्ट्राला आपल्या सासूरवडेला पाठविले होते आणि आमच्या मामांनी त्यांच्या लहानशा ग्रहात ही सर्व कुटुंबीय मंडळी राहू शकणार नाहीत म्हणून महिंद वाड्याच्या शेजारी असणाऱ्या एका वाड्यातल्या दोन खोल्यात आमच्या कुटुंबाची व्यवस्था करून दिली होती आमच्या मामांच्या घरापासून हे घर तसे जवळ होते त्यामुळे दिवसभर आम्ही मामांच्या घराच्या दाराशी रस्त्यावर खेळत असू मी त्यावेळी चार वर्षांचा असेल असाच एकदा मामांच्या घरापाशी मी इतर मुलांशी खेळत असताना समोरून येणारे माझे वडील मला दिसले आणि मी धावतच जाऊन त्यांना बिलगलो पण त्यांनी मला नेहमीप्रमाणे उचलून कडेवर घेतले नाही त्यांनी माझा हात आताशी घेतला आणि मला सांगितले बाळ आपण घरी जाऊया मला बरं नाही मी त्यांच्या बोटाला धरून घरी आणले आई वडिलांचे काय बोलणे झाले मला कळले नाही परंतु आईने वडिलांना अंथरुण टाकून दिले आणि त्यावर ते पडले मला कल्पना नव्हती की त्यांचे ते शेवटचे अंथरूण असेल त्यांना अंथरुण घालून दिल्यानंतर माझी आई घाबरून गेली दुःख करू लागली मला त्यातले काही एक कळत नव्हते गावातल्या लोकांची इजा सुरु झाली त्यामुळे कल्पना आली की काहीतरी गंभीर प्रसंग आहे पण त्याच्या परिणामाची मला मुळीच कल्पना नव्हती मरण म्हणजे काय असते हे मला माहीत नव्हते एक दोन दिवसातच वडिलांची प्रकृती अतिशय गंभीर झाली आणि त्यातच ते मरण पावले त्यांच्या शेवटच्या क्षणी आम्हा सर्व मुलांना घराबाहेर आणून समोरच असलेल्या एका तुळशीच्या कट्ट्यावर घोंगडे टाकून त्यावर बसले होते थोड्या वेळ मध्ये गेला आणि एकदम आम्ही आमच्या आईच्या दुःखाचा हंबरडा ऐकला कावरी वावरी होऊन आम्ही सर्व भावंडे तुशीचा कट्टा सोडून घराकडे जाऊ लागलो पण इतरांनी आम्हाला अडवले आणि सांगितले बाबांनो येते स्थांबा घरी जाऊ नका ही आठवण आजही मला व्यथित करत माझ्या आईचे समजूत काढणे कोणालाच शक्य नव्हते तिचा शोक अनावर होता माझी आजी मामा तिची समजूत घालत असले पाहिजेत असे लांबून दिसत होते माझ्या वडलांची मला जी आठवण आहे ती एवढीच यापुढचे माझे सारे आयुष्य पितृप्रेमाला वंचित असलेच गेले त्यामुळे आईचे प्रेम दुपटीन वाढले असले पाहिजे असे माझे मत आहे तिने आम्हाला दिलासा दिला जिवाळा दिला, दिला आमच्याकडे पाहून तिने आपले दुःख गिळले खऱ्या अर्थाने वडल्यानंतर आम्ही अक्षरशःपुरके झालो होतो आजी व मामांचा आसरा होता पण त्यालाही काही मर्यादा होत्या माझ्या आईकडून मी तिच्या पुढच्या प्रपंचाची जी हकीकत ऐकली आहे तीवरून पुढचे सर्व काही तिला एकटीला एक एकाकी पद्धतीने करावे लागले आपल्या माहेरी फार दिवस राहणे तिला शक्य नव्हते प्लेगचे दिवस सोपताच आम्ही कराड जेथे भाड्याच्या घरात राहत होतो त्या घरी आलो पुढे काय असा प्रश्न होता घरात मिळवता हात नव्हता शेतीचे उत्पन्न सुलतानच्याकडून केवळ काही मिळाले तर अशी परिस्थिती होती शेती हा व्यवसाय स्वतःनं करण्याचा नव्हे त्यात जो त्यालाच काहीतरी मिळते इतरांना ते कसे मिळणार आमच्या आईने कष्ट करून चार सहा तरी आम्हाला धीर दिला आणि जगवले यावेळी माझे थोडले बंधू ज्ञानदेव हे 17-18 वर्षांचे होते माझ्या वडिलांचे अनेक बेलिफ मित्र माझ्या आईच्या सांत्वनासाठी येत आणि आपण काहीतरी प्रयत्न करू असे सांगून जात माझे वडील अतिशय प्रामाणिक आणि निष्ठेने काम करणारे गृहस्थ होते त्यामुळे त्यांच्याबद्दल समव्यवसायातील मंडळींना आपुलकी होती विशेषतः करारचे त्यावेळीचे मुन्सप यांनाही सहानुभूती होती त्यांनी माझ्या आईला बोलावून धीर दिला आणि सांगितले तुमच्या थोडल्या मुलाला बेलिफाची नोकरी द्यावी अशी मी शिफारस करतो मला त्या मुसपाचे नाव आजही माहित नाही याची मला खंत आहे पण आमच्यासाठी खूप खटपट करणारे माझ्या वडिलांचे मित्र बेलीफ श्री शिंगटे यांची आठवण मात्र झाल्याशिवाय राहत नाही माझ्या थोडल्या बंधूंना नोकरी मिळावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले त्या खात्यात त्यांच्याही ओळखी पाळखी होत्या आणि एकमेकाला मदत करण्याची त्यावेळीची परंपराही होती त्यांनी अशी कल्पना सुचवली की आमच्या आईने आपल्या दोन धाकट्या लेकरांना बरोबर घेऊन साताराला तेव्हा असलेले जिल्हा न्यायाधीश अधिकारी कोणी इंग्रजग्रस्त होते त्यांना जाऊन भेटावे त्याप्रमाणे एके दिवशी रात्रीच्या रेलगाडीने आम्ही कराड स्टेशनहून सातारा जायला निघालो साताराला रेल्वेने जायचे म्हणजे कोरेगावपर्यंत जायचे आणि तेथून अकरा मैल बैलगाडीने साताराला जावे लागत असे मोठ्या पहाटेच आम्ही कोरेगाव स्टेशनवर उतरलो आणि तेथून एका बैलगाडीने त्यावेळी ते तिला तिकडे चकडा म्हणत असत त्यातून साताराला जाण्यास निघालो बैलाच्या गळ्यातल्या घंटेचा मंजूर आवाज आणि त्या नादात अर्धवट झोपत्त व अर्धवट जागत केलेला तो प्रवास अजूनही माझ्या लक्षात आह या प्रवासात श्री शिंगटे आमच्याबरोबर होत त्यांनी आपल्या ओळखीच्या ठिकाणी आम्हाला न दुपारी जिल्हा न्यायाधीशाच्या कोर्टात घेऊन गातारच्या न्यायाधीशाची कोर्ट म्हणजे सातारचा राजवाडा त्या राजवाड्याचे त्यावेळी पाहिले तुसर चित्र अजूनही माझ्या डोळ्यांपुढे अंदुक्त रंगत आह आम्ही दोन लहान भावंडे आणि माझी आई कोर्टात बराच थांबलो होतो मध्येच येणारे जाणारे आमची मोठ्या सहानुभूतीनं चौकशी करत होते थोड्या वेळाने श्री शिंगटे आम्हाला म्हणाले चला तुम्हाला साहेबांच्या पुढे उभं करायचं आहे आणि ते आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये दुसऱ्या एका अधिकाऱ्याकडे घेऊन गेले इतके मरा स्मरण आहे आम्ही तिथून परत निघालो तेव्हा आमच्या आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते कारण जिल्हा न्यायाधीशांनी माझ्या वडिलांच्या रिकाम्या जागी थोडल्या बंधूंना बेलिफ म्हणून घ्यायचे कबूल केले होते आणि तसा आदेशही दिला होता ही आठवण मी अशासाठी देतो आहे की इंग्रज अधिकाऱ्याची मानुसकीची वागणूक प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रसंग माझ्या कुटुंबावर आलेला आहे याची नोंद व्हावी आम्ही तिथून कराडला परतलो आणि एक दोन आठवड्यातच माझ्या बंधूंना नोकरीवर रुजू होण्याचा हुकूम मिळाला आमचे घर थोडेसे स्थिरावले आणि कष्टप्रद होईना परंतु जीवनाचा पुढचा प्रवास सुरू झाला माझ्या वडिलांच्या अकाली निधनाने कुटुंबावर आलेले संकट काहीसे सावरले होते तरीसुद्धा आम्हाला आमच्या आजोबाचा आसरा धरूनच चालण्याची जरुरी होती त्यामुळे प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सुट्टीत किंवा एप्रिल महिन्यातील उन्हाच्या सुट्टीत कराडहून देवराष्ट्राला जाण्याचा आमचा कार्यक्रम हा आमचा नित्यक्रम होता यामुळे माझे माध्यमिक शिक्षण पुरे होई तोपर्यंत देवराष्ट्र या गावाशी माझा संबंध सतत राहिला त्यामुळे त्या गावातील सामाजिक परिस्थिती तेथि पाहिलेली माणसे तेथि आलेली अनुभव ही सर्व माझ्या भावनाशील जीवनाचे अपरिहार्य अंग बनली आहेत देवराष्ट्र गावची त्यावेळची लोकसंख्या दीड दोन हजारांची असावी या छोट्या लोकसंख्येत सर्व जाती जमाती होत्या पाटलांची दोन घराणी तिथे होती एक मोरे पाटील आणि दुसरे महींद पाटील यांचे याशिवाय माझ्या आजोबाचे घाडे म्हसके मुळीक भोसले अशी आणखी पाच पंचवीस पराठ्यांची घरे होती धनगर वस्ती काही प्रमाणात होती दहा पंधरा कुटुंबी तरी त्यांची असावीत संख्येने दुसरे दोन मोठे समाज म्हणजे मुसलमान आणि रामोशी यांच्याशिवाय व्यापार उद्यम करणारी काही लिंगायत व दोन तीन गुजराती कुटुंबीयही होती ही गुजराती कुटुंबीय सधन व सुखी अशी होती लिंगायत मंडीही अशीच बऱ्या होती दोन्ही पाटील घराण्यातील फक्त चार दोन घरे सुस्थितीत होती कारण त्यांच्या शेतात विहिरी वगैरे असल्यामुळे बऱ्यापैकी पीक पाणी व साधने होती पण बाकीची मात्र सामान्य स्थितीतली मंडळी होती मुसलमान समाज हा फारसा शेतीत नव्हता परंतु दुसरे काही छोटे मोठे उद्योग करून ते लोक आपले जीवन खंडित होते गावात पाच मंदिरे होती तशात एक दोन मशिदीही होत्या रामोशी समाजासख्येने बराच होता आणि गावात त्यांचा धबधबाही होता हा समाज मागासलेला होता परंतु अस्पृश्य मानला जात नसे शेजाऱ्या पादारांमध्ये त्यांची वर्दळ असे त्यांचा धंदा निश्वित असा काही नव्हता परंतु अधूनमधून शेतीवर कामाला जाण्याचा उद्योग ते करीत असत आणि गरिबीने आपला संसार चालवित असत एक दोन घरांच्या खेरीज बाकीच्यांना सुव्यवस्थित बांधलेली घरे राहिल्या नव्हतीच दगड एकमेकांवर रचून उभ्या केलेल्या भिंती आणि त्याही उंचीने कमी पावसाळ्यात कशीतरी राहायची सोय होईल अशी केलेली व्यवस्था अशा कशातरी वनस्तीमध्ये ही मंडळी राहत होती ही वस्ती माझ्या आजोच्या घराला लागून होती त्यामुळे त्या, त्या समाजातल्या अनक्कांशी माझी ओळख झाली होती आणि तिथे ग्रियानंतर आमच्यामधल्यायणाऱ्या मुलात जशी मराठ्यांची व मुसलमानांची मुलिस तशीच रामोशांची मुलीही येत असत त्यामुळे कधीकधी त्यांच्या वस्ती जाण्याचा प्रसंग येत अस्थिर खेळलो आहिडलो फिरलो आह लहानपणापासून त्यांच्या संगतीचा व निकट सहवासाचा अनुभव असल्यामुळे माझ्या मनात त्या समाजाविषयी कायमची आपुलकी घर करून राहिली आह गावात मध्यम स्थितीपासूनउत्तम स्थितीत असलखी दहा पंधरा ब्राह्मण कुटुंबीही होती त्यांची काहीशी जमीनदारी होती मुले बाळे शिक्षणासाठी बाहेर गावी जात परंतु माझ्या लहानपणी या मंडळींबद्दल गावात एक प्रकारचा आदर असल्याचे मी पाहिले होते पण या आदराच्या पदराखाली झाकलेले असे कंतर होते त्याची जाणीव मला पुढे पुढे होऊ लागली असा हा अनेकविध वेगवेगळ्या स्तरांवरचे जीवन जगत असणारा वेगवेगळ्या संस्कृतीच्या पाकळ्या असणारा छोटासा समाज त्या गावाकडे नांदत होता त्या गावाचा भौगोलिक परिसरही एका अर्थाने महत्वाचा होता याचे मुख्य कारण या परिसरामध्ये असणारी महत्वाची देवालये या गावाच्या नैऋत्यला असलेल्या सागरेश्वराच्या मंदिराचे ठिकाण हे एक मन खेचून घेणारे असे स्थान होते लिंगोबा दुसरे ठिकाण लहान मोठ्या डोंगरांच्या कुशीत वसलेली, ही देवस्थाने म्हणजे मनाला प्रसन्न करणारी चैतन्य आहेत कराड ते ताकारी या कृष्णेच्या खोऱ्यातून वर जाणाऱ्या मंडळींना सागरेश्वराची ही खिंड आणि सागरेश्वराचे मंदिर यांना भेट दिल्याशिवाय पुढे जाताच येत नसेल त्यामुळे सागरोबा आणि देवराष्ट्रा यांच्यामधे एक प्रकारचे अतूट नाते निर्माण झाले आहे। या गावच्या उत्तरेला दोन तीन मैलांवर एक लहानसा ओढा वाहतो तो ओढा त्या गावातल्या शेतीच्या बऱ्याचशा भागाला स्पर्श करून जातो त्यामुळे त्याचे महत्व आहे त्याच नाव सोन हा सोन माझ्या मनामध्ये फार मानाचे स्थान ठेवून आह मला माझी आई आठवली की देवराष्ट्र आठवते आणि मग सागर सोन यांची आठवण होते आणि सोनहिरा म्हटले म्हणजे मला माझ्या आईची आठवण येते लहानपणी अशी जी काही स्थाने भावनांना स्पर्श करून जातात ती किंवा किंवा आपल्या मनात कायमची महत्वाची प्रतिक्रिय बनवून जातात तसे या स्थानांच झाल आहे, दवराष्ट्रामध्य तशी सुपीक जमीन थोडी आह त्यावेळी फक्त पाच चार ठिकाणी पाण्याच्या विहिरी आणि त्यांच्या भोवताली असणारे हिरवेमुळे एवढीच काही सुबत्तेची ठिकाणी होती बाकी सर्वत्र कुरडवाऊ शेती आणि त्या जिरायती कुरडाऊ शेतीवर काबाडकष्ट करणारे शेतकरी असे कष्टाचे चित्र डोळ्याला दिसत आणि अनुभवाला येत असे गावाच्या या आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर गावकीच्या प्रश्नाकडे पाण्याचा दृष्टिकोन मी जसा वयाने वाढत गेलो तसा येत गेला पुढे मी अनेक वर्ष या गावी येत राहिल्यामुळे त्यातील काही गोष्टी ज्या मी वेळोवेळी पाहिल्या त्या काही त्या गावापुरत्या मर्यादित होत्या असे नव्हते या गरिबीच्या पार्श्वभूमीवर राहणारी माणसे ही माणुसकीला पारखी झाली नव्हती ही त्यातली त्या मनाला उब देणारी गोष्ट आह या समाजात माझ्या लहानपणी पाहिलेली काही माणसे आणि त्यांच्या काही आठवणी लोभसवाणी आहेत आमच्या आजोळच्या घराशेजारी असणाऱ्या मुसलमान कुटुंबाशी असणारा घरोवा त्याचप्रमाणे शेजारच्या संगर आणि धनगर मंडळींशी असणारा जिवाळा हे त्यावेळचे सगळे आठवले म्हणजे जाती जातीतील वैमनेस ही समस्या पुढे केव्हा कशी निर्माण झाली हे समजत नाही एकमेकांशी माणुसकीच्या नात्याची बांधिलकी होती एक गोष्ट मात्र सांगितली पाहिजे की या सर्व समाजापासून दूर व गावावर राहणाऱ्या महार मांग चांबार या मंडळींचा गावाशी फार कमी संपर्क असे आणि जो असे तो काही ज्या माणुसकीचे मीवर कौतुक केले तिच्याशी सुसंगत होता असे म्हणता येणार नाहीत आज दलितांचा प्रश्न म्हणून आम्ही ज्या प्रश्नाकडे पाहत आहोत तो दलित समाज तेव्हा या गावगाड्याच्या बाहेर जे एक वेगळे जीवन जगत होता त्याला जीवन हे नाव द्यायचे की नाही हाही एक वेगळा प्रश्न आहे पण मी येथे उल्लेख करत होतो त्या लहान जमातींचा पाटील मंडळींची घराणी मानाची होती आणि त्यांच्यामध्ये इज्जतदार वडीलधारी मंडळी सर्वांना सांभाळून घेण्याचा सा प्रयत्न करीत असत पण त्याच्या पाठीमागचे एक सूत्र होते मी जे पुढे अनुभवाने समजलो त्यावरून राज्य शासनाशी जुळते मिळते घेऊन नमून राहणे हे त्या सूत्राचे नाव होते असे म्हणले तर चालेल छोट्या लोकांनी गावच्या पाटलाला मानावे गावच्या पाटलांनी शेजारच्या पोलीस ठाण्यावरच्या पोलिसांना मानावे अशी रीत होती गावचा तलाठी हा करता माणूस मांडला जात असे आणि या सगळ्यात मोठी आसामी म्हणजे तालुक्याचा मामलेदार तालुक्याचे मामलेदार जेव्हा गाव येई तेव्हा त्याची खोन सरबराई होत असे मुलाबाळांपासून ते मोठ्यांपर्यंत गावात कोणीतरी मोठा पाऊ नयणार म्हणून गडबड असायची शासनाला भीतीने नमून वागण्याची ही प्रवृत्ती त्यावेळीच्या जीवनाचे एक गृहित कृत्य होते त्यामुळे पुढे ज्या राजकीय चळवळी झाल्या त्यांचा लवलेशही तेपर्यंत त्यावेळी त्या पोचल्या नव्हता शिक्षण कमी बाहेरच्या जगाशी संपर्क कमी आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती कुणाच्या अध्यात न पडावे असे तटस्थ राहावे हे धोरण हीच तिथल्या जीवनाची रीत होती त्यामुळे त्यात गतीही नव्हती आणि प्रगतीही नव्हती या गावचा अनुभव पुढे मी कार्यकर्ता म्हणून जेव्हा जिल्ह्यात इतरत्र हिंडू फिरू लागलो तेव्हाही थोड्याफार फरकानी मला पुन्हा आला काही ठिकाणी सुबत्ता जास्त असे तिथील धनिक लोकांची आक्रमकता गरीब माणसाच्या बाबतीत मात्र जास्त असा किवढा फरक कुठे कुठ जरूर जाणवला पण शासनाच्या विरुद्ध आवाज काढायचा नाही हा त्यावेळच्या शेतकरी समाजाचा आणि शेतकरी समाजावर अवलंबून असणाऱ्या ग्रामीण समाजाचा जणू स्वभाव म्हणून गेला होता माझ्या लहानपणी माझ्या गावात मी पाहिलि काही माणसांची स्वभावविश माझ्या दृष्टीन फार महत्वाची आह मी लहानपणी त्या गावी गेलो की काही ठिकाणी अशी होती की जेथे मी हमका जाऊन येत असे त्यामध्ये वयाने पन्नाशीला आलेले बाबूतेली हे एक मोठे नमुनेदार व्यक्तिमत्व होते दिवसातून एक दोनदा तरी बाबूतेल्याच्या घरी गेल्याशिवाय मी राहत नसे आजोच्या घराशी त्याचे जवळकीचे संबंध असल्यामुळे तोही मला मोठ्या प्रेमाने वागवित असे त्याच्या घरात तेलाचा घाणा सुरू असे भूलमुगाच्या शेंगा एका मोठ्या लाकडी घाण्यात टाकून त्याच्या भोवती फिरणारा बैल व त्याच्या पाठीमाग हिडणारा बाबूतेली हा मला नेहमी आठवतो चक्राकार फिरणाऱ्या बैलाच्या पाठीमागे त्या घाण्यावर एक जागा असे त्या जागेवर बसून कितीतरी वेळ मी मजेने काढला आहे हा बाबूतेली अधूनमधून वेगळ्या गोष्टी सांगे देवराष्ट्रातल्या माणसांच्या खोड्या सांगेनी खूप असवी सोडलेल्या शेंगा देऊन माझा पाहुणचारही करीत असे याच्यासारखी आणखीही कित्येक माणसे होती रामोशी गल्लीतील काही मुलांच्याबरोबर देवराष्ट्राच्या माळावर केलेल्या उन्हाडक्या मला आजही आठवतात एके दिवशी दुपारनंतर देवराष्ट्रापासून दोन मेळ्यावर असलेल्या डोंगरावर करवंदे खाण्याकरता म्हणून सा मुलांची टोळी गेली होती त्या मुलांचा ढोंगर सडण्याचा सराव व करवंदे काढण्याची कुशलता पाहून मी काहीसा शहरी झालो आहे याची जाणीव वयाच्या आठव्या दहाव्या वर्षी झाली पण मला करवंदापेक्षाही या मुलांच्या संतीत एक वेगळीच चव आली होती मी कराडसारख्या मोठ्या गावातून सुट्टीसाठी तिथे येत असल्यामुळे मला ते थोडे अदबिनी आणि प्रेमाने वागवित असत ते ज्या गोष्टी करू शकतात त्या करण्यात आपण मागे नाही हे दाखवण्याचा माझा प्रयत्न असे पण तो नेहमीच यशस्वी होत नसे मला आठवते एकदा सोनिर्याच्या काठी आम्ही गेलो होतो अनपेक्षितपणे ओढ्याला एकदम पाणी आले अशा ओढ्याच्या पाण्याला नदीच्या पाण्यापेक्षा जास्त ओढ असते मला वाटते ही ओढ जास्त असते म्हणूनच त्याला ओढा म्हटले जात असेल ओढ्याचे पाणी एकदम चढत असे आणि तसे ते चार दोन तास राहून निघून जात असे मी कोयनेमध्ये पोहायला शिकलो होतो या पोहण्याच्या शहरी अनुभवाच्या आधारावर ज्या दिवशी सोनिर्याला थोडे पाणी जास्त आले होते त्या दिवशी त्या ओढ्यात पोहण्यासाठी म्हणून मी अंग टाकून दिले मला वाटले होते की मी त्या ओढ्याचे अरुंद पात्र केव्हा सहज पोहून जाईन परंतु प्रत्यक्षानुभ काही वेगळाच आला पोहण्याचा थोडाफार प्रयत्न करून पुढे गेल्यानंतर मध्यधारेच्या जवळपास असताना मला इतकी ओळ लागली की मला असे वाटले की मी आता बुडून जाणार माझा धीर काहीसा कसला होता आणि शरीर पण थकून जाणार असे वाटू लागल्यानंतर मी काठावरच्या बरोबरच्या मित्रांना हाक दिली त्यातल्या दोघा तिघांनी उड्या टाकल्या आणि मला मदत करून ओढ्या बाहेर काढले क्षणभर मनात असे येऊन गेले की आपण आज बुडणार होतो पण ओढ्यात पोहण्याची सवय असणाऱ्या मित्रांनी मला आज वाचविले होते मी काहीसा शर्मिंदा झालो होतो मला वाचविणारी मुले माझी चेष्टा करू लागली आणि म्हणू लागली आमचा सोनिरा कृष्णा कोयनेपेक्षा जबरदस्त आहे हे लक्षात आलं का त्यांचे म्हणणे एका अर्थाने खरे होते कृष्णा कोयन्याच मोठेपण हे तर खरेच आह पण सोनिऱ्याचे स्वतःचे काही महत्व आहे हे माझ्या अनुभवस आल्यामुळे हो मी त्यांना तशी कबुली दिली सोळ हिऱ्यामध्ये माझा पुनर्जन्म झाला अशी काहीशी भावना तेव्हापासून माझ्या मनात आहे देवराष्ट्र येथील आणखी कितीतरी आठवणी आहेत त्या सगळ्या देऊ लागलो तर सगळा वेळ व जागा यातच जाईल म्हणून हे आवर्ते घेतले पाहिजे पण त्यातली आठवण घेतल्याशिवाय हे काम पुरे होणार नाही मी इंग्रजी शाळेत जाऊ लागल्यानंतर जेव्हा देवराष्ट्राला येत असे तेव्हा आमच्या आजोजच्या घराचे एक मित्र श्री सखाराम म्हस्के यांचे माझे वारंवार संभाषण होई ते मला नेहमी म्हणायचे तू किती शिकणार आहेस मी सांगत असे जितक जास्त शिकता येईल तितक मी शिकणार आहे ते मला म्हणायचे मामलेदार होण्या इतकं तू शिकशील का मी त्यांना उत्तर देई हो इतकं तर नक्कीच शिकेन मग पाणवलेले डोळे करून ते मला म्हणायचे हो जरूर हो मामलेदार मामलेदार झाल्यानंतर विट्याला बदली करून आणि आपल्या देवराष्ट्राला भेट द्यायला मग पाटील आणि सगळी मंडळी जमली असताना तू मला नावाने हाक मारून आपल्याजवळ बोलावून माझी गावात केवढी मोठी इज्जत वाढेल ही एक नमुनेदार आठवण आहे यात शिक्षणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय होता आणि शासनाशी संबंध असल्यानंतर सामाजिक प्रतिष्ठा वाढते ही भावना समाजात कशी रुजली होती त्याचे हे बोलके बोलकेचित्र आहे किंवा एक नमुना आहे पुढेपुढ मी त्यांना सांगत अस मी काही मामलदार वगैरे कधी होणार नाही कारण तोपर्यंत माझे विचार वेगळ्या दिशेन वाहू लागल होते ते मी त्यांना समजावून सांगितलेही नाही व सांगून काही उपयोगही नव्हता परंतु त्या माणसाची भोळी आशा आणि त्यातील आपलेपणाचा भाग यामुळे ही गोष्ट आणि संभाषण मला नित्य आठवत पुढे मी मंत्री झाल्यानंतर त्यांची माझी भेट झाली त्यांना आनंदही झालेला दिसला परंतु मी मामलेदार न होता मंत्री झालो यात त्यांना खरे समाधान झाले की नाही हे माहीत नाही मामलदारकीची त्यांचे स्वप्न मी काही पुरे करू शकलो नव्हतो ही गोष्ट मात्र खरी आहे शेतीशी संबंध असलखा माणूस नजीकच्या राजकीय सत्तेला फार वरिष्ठ मानतो हा माझा अनुभव यापुढेही मला येत गेला देवराष्ट्राच्या या अनुभवाची शिदोरी माझ्या मनाला एक प्रकारचे शिक्षण देत होती कार्यकर्ता म्हणून कार्य करण्यास लागणारी जी मनाची तयारी असावी लागते आणि सामाजिक जाणीवांची माहिती असणे आवश्यक असते ती यातून मिळत गेली